प्रकरण पाचवे समुद्रात ते पहा एक मोठे गलबत बंदरात उभे आहे ते गलबत कैद्यांनी भरलेले आहे त्यांच्या आजूबाजू सत्यारवंद पोलीस आहेत तो पहा आपला वांजी त्या सर्व कैद्यात तो उठून दिसत आहे त्याच्या तोंडावर एक प्रकारची दिव्यता आहे धीरोदत्त विराप्रमाणे तो दिसत आहे गलबताच्या डोल काठीवर एक खलाशी चढला होता त्या डोलकाठीला लांब जाड्या दोऱ्या बांधलेल्या होत्या तो खलाशी त्या दोऱ्यावर चढून त्या आवळीत होता की काय परंतु हे काय झाले त्या दोरीला लड़कत राहिला आता कोण वाचवणार त्याला हात सुपले तर समुद्रात पडेल तो परंतु असा लोंकळत तो किती वेळ राहणार एक एक क्षण मोलाचा जात होता सारे पाहत राहिले त्या वालजीच्या पायातील श्रृंखला काढा त्याला मोकळ करा तो या डोलकाठीवर चढेल तो आपला पाय लांबविल त्या खलाशाने आपले पाय पायाडकवावे वालजी एका पायाने त्याचा सारा भार सहन करेल इकडच्या डोलकाठीला धराव असे कोणीतरी सांगितले त्याप्रमाणे जपझप वर चढला त्याने आपला मजबूत पाय लांबविला त्या लोंकळणाऱ्या खलाशाने आपले पाय त्याच्या पायात त्या पाय अडकवले व त्याने हात सोडले त्याचा सारा झोल वालजीने सहन केला वालजीचा पाय वाकला नाही जनू सिंगल बारच्या दांडीप्रमाणे त्याची ती तंगडी होती खला वालजीने डोलकाठीकडे आणले खे हाताने डोलकाठी पकडली वरच्या पायांनी डोलकाठी खाली आला सर्वांनी टाळ्या वाजविल्या शापास वालजी असा जे जेकार झाला परंतु अरे रे हे काय वालजी पाण्यात पडला अथांग समुद्रात पडला आता काय करणार त्याने दुसऱ्यास वाचविले परंतु त्याला कोण वाचवणार समुद्र खवळला होता प्रचंड लाटा उसळत होत्या कोठे आहे वालजी तो दिसतही नाही त्या लाटांनी का त्याला गिळंकृत केले पहा कशा लाटा नाचतायत हलतायत पहा त्यांचे ते जबडे पहा ते लाटांचे विकट हास्य त्या लाटांमध्ये एकदम भयंकर खळगा पडतो जनू पाताळाचे दर्शन गुन्हा त्या वर उसळतात परंतु वालजी कुठे आहे ते का वालजीचे डोके आला वाटतं वर छे गेला खाली घेतला समुद्राने बळी त्या लाटा आनंदाने उसळतायत हसतायत लाटांची दिंगा मस्ती सुरू आहे त्यांचा भीषण खेळ परंतु दुसऱ्याच्या प्राणाचा नाश गेला वालजी गेला पत्ता नाही त्याचा थोड्या वेळाने ते गलबत हाकारले गेले वालजी शिवायच ते गेले वर्तमानपत्रात जाहीर केले की वालजी समुद्रात बुडून गेला वालजीच्या आश्चर्यकारक जीवनाच्या हकीकती वर्तमानपत्रातून आल्या एक थोर चोराचा अंत अशी कोणी शीर्षके दिली हळूहळू वालजीचा सर्वांना विसर पडला पोलिसांनाही विसर पडला त्यांना हैसे वाटले सत्रांदा त्याच्या हातावर दुरी देणारा त्यांची बेयाब्रू करणारा त्यांची परीक्षा घेणारा जगातून एकदम नाहीसा झाला